भरताविषयी प्रक्षेप्त झान क्रोधाने भान अरपलेल्या लक्ष्मणाचे सांत्वन करीत राम त्याला म्हणाला महाबलवान अत्यंत उत्साही भरत स्वतः आलेला असताना धनुष्याचे किंवा ढाल तरवारीचे कामच काय पित्याला सत्य पाळण्याचे वचन दिल्यानंतर लक्ष्मणा लढाईत भरताला मारून राज घेऊन मी काढ जे द्रव्य बांधवांचा मित्रांचा नाश होऊन मिळणार असेल ते मी विषय अन्नाप्रमाणे कधीही स्वीकारणार राज्याची सुद्धा मी इच्छा करतो ती भ्रात्यांचा सांभाळवा त्यांना सुख मिळावे या करताच हे सत्य आहे हे या शस्त्राला स्पर्श करून मी तुला सांगतो हे सौम्या ही सागर आणि आकाश यांच्या मधली समस्त पृथ्वी मला मिळवणे अशक्य नाही पण लक्ष्मणा अधर्माने मला इंद्रपद मिळाले तरी नको माने लक्ष्मणा भरता वाचून तुझ्या वाचून आणि शत्रुघाना वाचून जे काही सुख मला मिळण्याजोगे असेल ते अग्निभस्मसात करो भ्रात्यावर प्रेम असणारा मला प्राणाहूनही प्रिय असणारा भरत अयोध्येला आला सवा आणि कुलधर्माची जाण ठेवून मी जटाभलकले धारण करून पुरुषोत्तम वीरा तुझ्यासह आणि जानकीसह आरण्यात घालवला गेलो हे ऐकून प्रेमामुळे त्याचे हृदय भरून आले तो शोकाने व्याकुळ झाला आणि आपल्याला भेटायला तो आला आहे त्याच्या येण्याचे ये दुसरे काही कारण नाही मातोश्री कैकेवर रागावून तिला कटू बोलून आणि ताताना प्रसन्न करून घेऊन हा श्रीमान मला राज्य देण्यासाठी आला आहे या भरताने आपल्याला भेटावे याला हा योग्यच काळ आहे म्हणून आपल्याकडून मनाने सुद्धा त्याचे किंचितही अहित होईल अशी वर्तणूक घडू नये असे जे भय किंवा भरताविषयी शंका तू दाखवितस तसे तुला अप्रिय होणारी गोष्ट पूर्वी भरताने कधी केली आहे का भरताला तू निष्ठूरपणे बोलू किंवा कठोर शब्द काढू तसे तू भरताला अप्रिय वाटेल असं केलेस तर ते मलाच बोललास असे मी समजेन एखाद्या आपत्तीत सापडला म्हणून पुत्र पित्याला किंवा भाऊ आपल्या प्राणासमान भावाला मारू कसा शकेल जर राज्याकरता तू अशी भाषा बोलत असशील तर भरत भेटायला मी त्याला सांगेन की राज्य याला दे राज्य दे असे सांगताच तो होय असेच म्हणेल आपल्या हिताची कळकळ असणाऱ्या धर्मशील भावाचे बोलणे ऐकून लक्ष्मण लाजने अगदी चूर झाला त्याचे ते बोलणे ऐकून लाजलेल्या लक्ष्मण उत्तरला तुला भेटायला स्वतः दशरथ तातच बहुद्ध आले असावे लक्ष्मण लाजलेला पाहून राम म्हणाला तेच महाबाहू आम्हाला भेटायला आले असावेत असे वाटते किंवा आपण दोघे सुखाचे धने वनवासाचे दुःख आपल्याला नको असे मनात घेऊन ते खचित आपल्याला घरी नेतील ही वैद्यही देखील अत्यंत सुखात वाढलेले माझे पिता श्रीमान राघव तिला वनातून घेऊन जातील हेच दोन जिवंत सुंदर वायू भागाने जाणारे वीर अश्वश्रेष्ठ हाच तो प्रचंड शरीराचा शत्रुंजय नावाचा धीमान तातांचा वृद्ध हत्ती सैन्याच्या आघाडीला झुलत आहे पण तातांचे ते दिव्य लोकप्रसिद्ध पांढरट रंगाचे छत्र मला दिसत नाही त्यामुळे महाभागा मला संशय वाटतो लक्ष्मणा झाडाच्या शेंड्यावरून खाली उतर नेहमी सांगतो ते असे धर्मात्मा राम लक्ष्मणाला म्हणाला तेव्हा युद्धविजयी लक्ष्मण त्या सालवृक्षाच्या उंच शेंड्यावरून खाली उतरून रामाच्या शेजारी हात जडून उभा राहिला इकडे भरताने गर्दी होऊ नये म्हणून त्या पर्वताच्या आजूबाजूला सेनेचा मुक्काम ठरवला पर्वताचा दीड एक योजन पर परिसर व्यापून ती इश्वाकूची हत्ती घोडे माणसे यांनी युक्त असलेली सेना मुक्काम करून राहिली नीतिमान भक्ताने धर्माचा पुरस्कार करून आणि दर्प टाकून देऊन रघूनंदन रामाचे मन वळवण्याकरता म्हणून नेलेली सेना चित्रकूटावर उठून दिसत होती अयोध्या खंडाचा सत्याण्णव सर्ग समाप्त